वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्ग अठ्ठावीसावा वालीला मारून आणि सुग्रीवाला अभिषेक झाल्यानंतर माल्यवान पर्वताच्या पाठीवर राहत असताना राम लक्ष्मणाला म्हणाला हा आता पाऊस काळात आला आहे डोंगरासारख्या मेघाने आकाशात कसे झाकून गेले पहा सूर्यकिरणांच्या द्वारा सम्राचे पाणी पिऊन नऊ धारण केलेला गर्भ देव देवता जरधारांच्या रूपाने आता जन्माला घालत आहे या मेघांच्या पायऱ्या कराव्यात आणि सहज आकाशात चढून जाऊन कुटज अर्जुन पुष्पांच्या माळा दिवा कराला घालून त्याला सजवावे संध्या रंगाने लाल झालेल्या आणि कडेला पांडुरक्या असलेल्या ओल्या ओल्या अभ्यास पट्ट्यांनी जणू आकाश जखमा बनल्यासारखे दिसत आहे मंद मंद वाहणाऱ्या वायूच्या रूपाने निश्वास टाकणारे संध्याच्या लाल रंगाच्या चंदनाने रंगलेले पांडुरक्या मेघानी फिकत दिसणारे हे आकाश कामातुराप्रमाणे दिसत आहे उष्माने त्रस्त झाल्यानंतर नव्या जलाने भिजलेली ही भूमी शोक संतप्त होऊन जणू अश्रू गाळीत आहे मेघांच्या उदळातून बाहेर पडलेले कर्पूर वृक्षाच्या पानाप्रमाणे शीतल आणि केवड्याचा सुवास असलेले वारे जण ओंधळीने पिता येतील या अर्जुन फुलांनी बहरलेल्या आणि केवड्याने झाकलेल्या पर्वताला शत्रूपासून निर्धास्त झालेल्या सुग्रीवाप्रमाणे पर्जन्यधाराने जणू अभिषेक होत आहे आणि धारांचे येत घातलेले डोंगर त्यांच्या गुहेत वारा भरल्यामुळे आकाशजणत काळ्या सोहळ्या मेघांच्या आसऱ्याने चमकणारी वीज रावणाच्या बगले झडपडणाऱ्या बापड्या सीतेसारखी मला वाटते ढगाने दिशा जणू माखून टाकल्यामुळे त्यांच्या मागमोसही लागलेला दिसत नाही ग्रह आणि चंद्र नाहीसे झाले त्यामुळे या दिशा कामी अनुकूल झाल्यासारख्या वाफेने गुदमरून गेलेले आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणारे कुटजे वृक्ष लक्ष्मण गिरिकंदरात कसे फुलले आहेत पहा शोकाने विव्हळ झालेल्या माझा काम प्रदीप्त करण्याकरताच जणते उभे असावे भूमीवरची धूळ बसलेली आहे वायू हिमकणाने भरलेलाय उष्म्यामुळे होणारे अनेक त्रास नाहीसे झाले राजे लोकांचे प्रवास थांबले प्रवासाला गेलेले पुरुष आता स्वदेशी परत मानसरोवर पाऊस पडल्यामुळे तुटलेल्या मार्गावरून वाहने फिरत नाहीत कुठे प्रकाश आहे तर कुठे नाही असे हे आकाश इतस्त मेघ पसरल्यामुळे शांत महासागर कुठे कुठे पर्वत भरल्यामुळे जसा दिसावा तसे दिसत आहे सर्ज आणि कदंब वृक्षाच्या मिश्रित झालेले नवे पाणी पर्वताच्या धातू मिश्रित मातीतून आल्यामुळे लाल झाले पर्वतावरून खाडी वाहत जाऊन त्वरेने वाहून भोंग्यांच्या रसाने भरलेली हवी तेवढी खावी अनेक रंगांची अतिशय पिकलेली आम्रफले वाऱ्याने हलून ढोमिअर पडत आहेत विजेच्या पताका फडकवित बगड्यांच्या थव्यांच्या माळा गळ्यात घातलेले मोठ पर्वतांच्या सुलक्यांसारख्या आकाराचे आणि वर्णाचे मेघ रणातल्या मत्त गजांप्रमाणे मोठमोठे आवाज काढून गरजत आहेत पावसाच्या पाण्याने संतुष्ट झालेले तृणांकूर जात वाढले आहेत मोर ज्यात नृत्योत्सव करी लागले आहेत आणि मेघाने ज्यावर जा पाण्याचा वर्षाव केला आहे अशी ही वने विशेषतः दुपार उलटल्यानंतर कशी अधिकच शोभून दिसत आहेत पाण्याचा मोठा भार आणि बगड्यांचे थवेच्या थवे वाहणारे मेघ गर्जना करीत पर्वतांच्या मोठ्या मोठ्या शिखरांवर थोडा वेळ विसावा घेत घेत पुढे मेघान करता मेघांकरता आसुसलेली आणि एकत्र उडत जाणारी ही बगड्यांची रांग आनंदून गेलेली दिसत आहे उत्कृष्ट प्रकारच्या कमळाची वाऱ्याने उडवलेली ही आकाशाची लांब सुंदर माळच वाटते लहान लहान इंद्रगोप किड्यांनी रंगीबेरंगी दिसणारी ही भूमी नव्या तृणांकुलामुळे शोभून दिसत एखाद्या स्त्रीने लाल रंगी लाखेचे ठिपके असलेले पोपटी रंगाचे कांबळे अंगावरून घ्यावे तशी ती दिसत आहे या माशात निद्रा हळूहळू विष्णूच्या जवळ जाते नदी सागराकडे द्रुत गतीने जाते आनंदी झालेले बगळे मेघांकडे जातात कामोत्सुक का असलेली कांता प्रियाकडे जाते वनावनात मोरांचे सुंदर नाच चालतात कदंब वृक्ष फांदी फांदीवर कदंब फुलांनी बहरून येतात सांड गायीप्रमाणेच आणि मनमोहक होते नद्या वाहतात मेघ वर्षतात मत करतात प्रियेचा वियोग झालेले तिथे चिंतन करीत बसतात मोर नाचतात आणि वानर आश्वासन देतात केतकीच्या फुलांचा सुवास रुगून आनंदीत झालेले मत्त गजेंद्र वनातल्या निर्झरांच्या खळखळ आवाजाने उत्कंठीत होऊन त्यांच्या पाण्यात कदमबांच्या फांद्यावर लोमकणाऱ्या हळूहळू कोळशाच्या चुऱ्याच्या ढेवासारखी दिसणारी भरपूर रस भरलेली फळे लगडलेल्या जांभूळ वृक्षांच्या फांद्या जण भोंग्यांची झुंबड लागल्यासारख्या दिसत आहे विजेच्या चमकारे रुपये पताकाने भूषवलेल्या मोठमोठे गंभीर निनाद करणाऱ्या मेघांची रूपे जण योद्धा करता उसावी झालेल्या वानरांसारखी वाटतात आपल्या मार्गाने पर्वताच्या वनाकडे निघालेला मत आणि लढण्याची खुमखुम असणारा गजेंद्र मेघाचा गडगडाट ऐकून हा कुणा दुसऱ्या गजाचाच हो आवाज आहे अशा शंकेने परत फिरलाय या वनप्रदेशात कुठे भुंग्यांचे थवे गुणगुणत आहेत कुठे मोर नाचत आहेत मोठ हत्ती वनप्रदेश असलेले कदंब, सर्ज अर्जुन कंदल अशा वृक्षाने मत्त मोरांच्या आवाजाने आणि नृत्याने तो मद्यपान भूमीसारख्या वाढतो इंद्राने वर्षाच्या रूपाने दिलेले द्रोणा द्रोणासारख्या आकाराच्या बानात पडणारे मोत्यासारखे अत्यंत निर्मळ पाणी पिसे विस्कटलेले तृषित पक्षी हर्षद फुले होऊन पितात भोंग्यांच्या तंबोऱ्याच्या साथीवर मधुर रीतीने आला पिले जाणारे बेडकांच्या गळ्यातून निघणार्या ध्वनीचा ताल असणारे मेघांच्या गडगडण्याच्या मृदुंग ध्वनीने साथ केलेले संगीत जणू वनात चालले कुठे नाचणाऱ्या कुठे उंच आवाज काढणाऱ्या कुठे झाडांच्या शेंड्यावर अंग टेकलेल्या आणि कुठे आपल्या पिसांचा सुंदर पिसारा पसरलेल्या मोऱ्यांच्यामुळे या वनात संगीतच सुरू असलेले दिसते मेघांच्या आवाजामुळे बेडूक आपली लांब रचक झोप टाकून टाकून <coughs> देऊन जागे झालेत आणि अनेक प्रकारची रूपे आकृत्या वर्ण आणि आवाज घेऊन नव्या पाण्याच्या दारा अंगावर घेऊन आनंदाने ओरडत आहेत चक्रवाकाना आपल्या अंगावर धारण करून भंगलेले तट वाहून नेऊन भरून गेलेल्या जळालेल्या डोंगरातून ते स्थिर झाले कि ते त्यांच्यासारखेच दिसू लागतात अतिशय मत्त होऊन मोठा आवाज करणारे मोर असलेल्या लाल इंद्रगोप किड्याने भरलेले तृणाकूर वाढलेल्या निंब अर्जुन आदी फुलांच्या सुगंधाने दरवळणाऱ्या वनप्रदेशात हत्ती फिरत आहेत नव्या पावसाच्या धाराने ज्यांचे केसर झोडपले आहेत अशा कमळांना पूर्णपणे सोडून देऊन भ्रम केसर असलेल्या नव्या कदंब पुष्पांचा मधू आनंदाने पितात मोठे मोठे हत्ती मत्त झाले मोठे मोठे बैल आनंदित झाले वनसिंह अधिक पराक्रमी झाले मोठमोठे पर्वत रम्य दिसत आहेत राजांचे हालचाली थंडावल्यात आणि देवेंद्र मेघाशी खेळ खेड़ खेळत आहेत उसरणाऱ्या समुद्राच्या आवाजासारखा आवाज, आवाज करणारे गगनाचा आश्रय करणारे मेघ आपल्या प्रचंड जलप्रवाहाने नद्या तलाव सरोवरे विहिरी नवे, सारी पृथ्वी वाहून नेत पाऊस जोराने धोद पडत आहेत अतिशय सोसाट्याने वाहत आहेत नद्या आपले तीर तोडून वेगाने पाणी वाहून नेत जाण्याचे मार्ग बंद करून टाकत इंद्राने प्रेरणा दिलेल्या आणि वाऱ्याने ओढून नेलेल्या मेघरूपे पाण्याच्या कुंभाने मोठमोठ्या पर्वतांना वैभव हे पर्वत प्रगट करीत आहेत ढगाने झाकून टाकल्यामुळे आकाश तारे सूर्य कशाचे दर्शन होत नाही नव्या जलप्रवाहाने धरणे अत्यंत तृप्त झाली आणि अंधारून आल्यामुळे दिशा दिसेनाश झाले पावसाच्या धाराने धूर काढल्यामुळे पर्वतांची मोठमोठी शिखरे विस्तृत आणि पुष्कळ धबधब्यांच्यामुळे लांबलचक मोत्यांचे सरच जणू धारण केल्याप्रमाणे अधिकच शोभून दिसत आहेत उंच उंच पर्वतावरून खाली पर्वतशेळावर वेगाने पडणारे असंख्य धबधबे मोहरांच्या आवाजाने घुमणाऱ्या दऱ्याखोऱ्यात विस्कटलेल्या हारांसारखे शोभून दिसतात पर्वतांच्या शिखरांच्या खालचा तळप्रदेश धुवून काढित असलेले वेगाने धावणारे विपुल संखेने असणारे धबधबे खाली पडत असताना मोठमोठ्या दऱ्यांच्या कडेपठाराने मोत्यांचे सर धारण केल्याप्रमाणे दिसत आहे स्वर्गातल्या स्त्रियांच्या गळ्यातले मोत्यांचे हार रतिक्रियेच्या अंगमर्दनात तुटून दशोदिशानं पडावेतशा या अनुपम पाण्याच्या धारा सगळीकडे पडत पक्षी आडोशात दडल्यात कमळे मिटली आहेत मालतीलता फुलत आहेत त्यावरून सूर्य असताना गेल्यासारखा वाटतो राजाने आपले प्रवास आटोपले आहेत त्यांच्या सेना वाटेवरच मुक्काम करू नयेत पाण्याने वैरे आणि मार्ग यांची एकच अवस्था केली या भाद्रपद महिन्यात वेदांचा पाठ करू इच्छिणाऱ्या साम ब्राह्मणांचा हा अध्ययन काल प्राप्त झालाय आषाढी पौर्णिमा जवळ आल्यामुळे कौशलाधिपती भरत आपल्या राजकर्माच्या स्थानापासून निवृत्त झाला असेल त्याने धान्यादी पदार्थांचा पुरता साठा करून ठेवला असेल नाही शरीर पाणी भरून जात असेल तिचा प्रवाह आता खूप वाढला असेल नाही मी परत आलेला पाहून अयोध्येत जसा मोठा ध्वनी निघेल तसा जणू तिचा ध्वनी होत असेल सुग्रीवता शत्रूला जिंकून आपली स्त्री प्राप्त करून आणि महान राज्यावर बसून या धोध पडणाऱ्या वर्षाकालात सुख भोगवत हो असेल मी मात्र स्त्री ते हरण झालेल्या आणि महान राजापासून च्युत झालेल्या भिजलेल्या नदी तीरासारखा खचून चाललोय माझा शोक फार वाढलाय वर्षा काळ तर कुठेही जायला कठीण असा रावण हा शत्रू मोठा हे सारे पार करणे अशक्य असे मला वाटते आहे मार्ग चालण्याला अत्यंत कठीण झाल्यामुळे आपला प्रवास होणार नाही हे लक्षात घेऊन सुग्रीव नमस्कार करीत असताना माझ्याकडून काही बोलवले नाही शिवाय अतिशय कष्टजाने भोगले आणि फार काळानंतर ज्याचा आपल्या पत्नीशी समागम झाला आहे त्या वानर सुग्रीवाला स्वतःच्या कार्याचे महत्व सांगावे असे मला वाटत नाही तो स्वतःच घेतल्यानंतर दिवसगत झाली हे जाणून उपकार स्मरे या शंकाने म्हणून शुभलक्ष लक्ष्मणा मी काळाची वाट पाहत थांबूय आणि नद्यांच्या कृपेची अपेक्षा धरून बसलोय कारण वीर असतो तो, तो उपकाराची फेड प्रतिउपकार करून करू पाहतो केलेला उपकार न जाणणारा आणि त्याचे फेड न करणारा हा पराक्रमी पुरुषाच्या मनाचा हिरमोड करतो राम लक्ष्मणाला असे बोला तेव्हा लक्ष्मणाने त्याच्यापुढे लोटांगण घातले आणि त्याच्या बोलण्याचा आदर करून हात जोडून तो मनोहर स्वरूपाच्या रामाला आपले प्रसन्न वजन दर्शवेत म्हणाला नरश्रेष्ठा तुझ्या मनात असलेले हे जे सर्व बोललास ते तो वानररास लवकरच करील शरद ऋतूची वाट पाहत शत्रूला शिक्षा करण्याचे मनात ठेवून हा एवढा वर्षाकाल तू सहन कर किशकिंदा कंडाचा अठ्ठावीसावा सर्ग समाप्त